पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पंधरावे संशय व झगडा माझ्या मागे मी पुष्कळ कामे लावून घेतली होती व त्रासदायक प्रश्नांपासून दूर राहण्याचा मी प्रयत्न करीत होतो परंतु माझ्या डोक्यात जे विचार उद्भवत त्यांच्यापासून दूर जाणे अगर त्यांच्यापासून सोडवणूक करून घेणेच अशक्य होते त्या प्रश्नांना उत्तरही सापडेनं कामात मनगुंतविणे हा स्वतःच्या स्वतःच्या सवडीतून सुटका करून घेण्याचा एक उपाय होता परंतु एकोणीसशे वीस व 21 साली कामात मी तन्मय होऊन जाई तसे आता होत नसे माझ्या भोवतालच्या जगाकडे मी पाहू लागलो तोपूर्वी लक्षात न आलेल्या नव्या कल्पना नवे झगडे मला दिसू लागले व मार्गाची स्पष्ट जाणीव होण्याऐवजी वा सगळीकडे वाढता गोंधळ दिसू लागला गांधीजींच्या नेतृत्वावरील माझा विश्वास कायम होता परंतु त्यांच्या कार्यक्रमांपैकी काही गोष्टींकडे मी जरा सूक्ष्मदृष्टीने पाहू लागलो पण तेतर तर तुरुंगात असल्या कारणाने त्यांचा सल्ला घेणी शक्तीवायचे काम झाले होते फेर अथवा नाफेर पक्षांपैकी कोणत्याच पक्षाकडे माझा ओढा नव्हता पहिला पक्ष तर उघडउघड सरदशीर राजकारण व सुधारणावाद यांच्याकडे झुकत होता नाफेरवाल्यांना महात्माजींचे कट्टेअनुयायी समजण्यात येत असल तरी थोर लोकांच्या बहुतेक अनुयांप्रमाणे त शब्द प्रामाण्यवादी झाले होते प्रगतीपर असे कोणतेही धोरण त्यांच्या दिसत नसे व प्रत्यक्ष व्यवहारात ते अश्राप आणि धर्मरथ अशा समाजसुधाकांप्रमाणे वागत असत परंतु शेतकरी जनतेशी त्यांचा संबंध मात्र कायम रायला होता कायदेमंडळातील स्वराज्यवादी तिथल्या कारस्थानाचेच अडकून पडलेले असत तुरुंगातून सुटून आल्यानंतर लवकरच मला स्वराज्यवाद्यांची विचारसरणी पटवून देण्याचा दासबाबूंनी प्रयत्न केला पुढे काय करावे याबद्दल माझ्या कल्पना यद्यपि स्पष्ट नव्हत्या तरी त्यांच्या युक्तिवादाच्या आहारी मी नाही विशेष आश्चर्याची परंतु वडिलांच्या स्वभावाची निदर्शक अशी गोष्ट म्हणजे स्वतःला स्वराज्य पक्षाविषयी अत्यंत चमा वाटत असूनही मला त्यांनी त्या पक्षाकड़ ओढण्याचा आग्रह धरला नाही त्यांच्या मोहिमेत मी सामील झालो असतो तर त्यांना फार आनंद झाला असता यात शंका नाही परंतु फार थोर मन करून त्यांनी मला या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिल होत माझेवडील व दासबाबू हे जिवलक मित्र बनल तियाच वेळी त्यांच्यातील संबंध केवळ राजकीय मैत्रीपेक्षा अधिक गाढ स्वरुपाच होत त्यांच्या स्नेहात जो एक जिवाळा व होता तो पाहून तर मला फारच आश्चर्य वाटल कारण उतारवायात असे जीवाभावाचे संबंध जडून येणे फार विरळ शेकडो लोक माझे वडलांचे परिचित होते व प्रत्येकाशी ते हसून खेळून वागत पण मित्र कामी ते त्याला जपूनच पाऊल टाकत आणि पुढे पुढे तर ते या बाबतीत अगदी निरुत्साही बनले होते पण देशबंधू दास आल्यानंतर मनाची तटबंदी ढासून पडले असावी ते एकमेकांवर अंत प्रेम करीत माझे वडील दास बाबूंपेक्षा वयाने नऊ वर्षांनी मोठे होते पण शरीर संपत्तीकडे पाहिले तर तेच तरुण व सशक्त दिसत दोघांनाही जरी कायद्याचे सारखेच ज्ञान व वकिलीत सारखेच यश मिळालेले होते तरी त्या दोगात इतर दृष्टींनी बराच फरक होता कायदे पंडित असले तरी दासबाबू कवी होते व कवीला शोभेल अशीस, त्यांची जगाकडे पाहण्याची भावनामय दृष्टी होती त्यांनी बंगालीत उत्कृष्ट कविताही लिहिलेल्या आहेत ते उत्तम वक्ते असून त्यांची वृत्ती धर्मप्रवण होती वडील अधिक हिशेबी व व्यवहारी होते उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य त्यांच्या अंगी होते पण धर्माकडे त्यांचा फारसा कल नव्हता ते नेहमी युद्धप्रिय दोन ठोसे देण्याची दोन घेण्याची त्यांची तयारी असे मूर्ख माणसेसमोर उभी राहिलेली त्यांना खपत नसत व विरोध त्यांना असे होई विरोध झाला की त्याला आव्हान असे समजून ते केरसुनी घेऊन सुटत परंतु काही अंशी विरोधी अशीही दोन माणसं जुटीने काम करू लागली त्यांच्या स्वभावांचा सांदा बरोबर जमला व एकमेकातील गुन्हे भरून काढून पक्षाच्या नेतृत्वाचे काम त्यांनी फार परिणामकारकरीतीने पार पाडले त्या दोघांचा एकमेकांवर इतका विश्वास असे की एखादे मत जाहीर करताना अथवा दुसरे काही प्रसिद्ध करताना पूर्वी अनुमती न घेताच परस्परांच्या नावाचा खुशाल उपयोग करण्यात येत अस स्वराज्य पक्षाचा पाया मजबूत होण्याच्या कामी व त्याची शक्ती व प्रतिष्ठा देशात वाढवण्याच्या कामी या वैयक्तिक संबंधाचा फार उपयोग झाला अगदी प्रारंभापासून पक्षात फूट पडण्याची चिन्हे दिसत होती कारण कायदेमंडळाच्याद्वारा आपली पोळी पिकवता येण्याचा संभव दिसत असल्यामुळे अनेक संधी व स्वार्थ साधू शिलेदार पक्षात घुसले होते त्यात काही हाडाचे नेमस्ते होते सरकारशी अधिक सहकार्य करावे असे त्यांना वाट निवडणुकी झाल्याबरोबर या प्रवृत्ती स्पष्ट दिसू लागताच पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा निषेध करण्यात आला माझ्या वडिलांनी जाहीर केले की पक्षातले असले सडके वाघ कापून टाकण्याच्या कामही आम्ही मागेपुढ़ पाहणार नाही जाहीर केल्याप्रमाणे करण्यात त्यांनी कसूर कली नाही एकोणीशे नंतर माझे कौटुंबिक जीवन अत्यंत सुखा गेले तथापि कुटुंबात मला फार वेळ घालवता येत नसेदैवान मला कुटुंबातली मंडळी फार चांगली लाभली आहे व अडचणीच्या व त्रासाच्या प्रसंगी त्यांनीच मला आसरा देऊन माझे मन क्षोभ दूर केलेला आहे एकोणीशे वीस सालापासून माझ्या पत्नीने किती धीरोदत्त वर्तन ठेवले आहे ते पाहिले की माझ्या नालायकीची मला शरम वाटू लागते ती अत्यंत अभिमानी व हळवी असूनही तिने माझा तालेवारपणा चालू दिला इतकेच नव्हे तर वेळोवेळी मला सुख समाधान व्हावे म्हणून ती झटली एकोणीसशे वीश आमच्या राहणीत थोडासा बदल झाला होता राहणी बरीच साधी झाली होती व कित्येक नोकर जाकर कमी करण्यात आले होते अर्थातच आवश्यक त्या सुखसोयीत काहीच कमतरता पडलेली नव्हती गाड्या घोडे नव्या जीवनाला अनावश्यक अशा घरातल्या काही चीजवस्तू आम्ही विकून टाकल्या पोलिसांनी काही फर्निचर नेऊन विकलेच होते फर्निचर आणि माळी कमी झाल्यामुळे आमच्या घरातला नीट कमी झाला व बागाई भरमसाट वाढली वाटेल तसा पैसा खर्च करण्याची सवय लागल्यामुळे काटकसर केलेली वडिलांना आवडत नसे तेव्हा कायद्याची खासगी सल्लामसलं देण्याचे काम प्रसुतीच्यावेळी वडिलांनी सुरु केले त्यांना फुर्सत फारच थोडी मिळे पण तेवढ्याही वेळात ते, ते बरीच कमाई करीत असत आर्थिक मदतीसाठी वडिलांवर अवलंबून राहावे लागते याचे मला जरा वाईट वाटून जीव संकोचल्यासारखा होईल वकिली सोडल्यापासून माझी मिळकत अशी काहीच नव्हती शेअर्सवरचा काही थोडा नफा मिळेल तेवढाच माझी पत्नी मी फारसा खर्च करीत नव्हतो आमचे माफक खर्चाकडे पाहून माझे मला आश्चर्य वाटे खादीचे कपडे व तिसऱ्या वर्गाचा प्रवास असला की पैसे थोडे लागतात वडिलांजवळ राहत असल्यामुळे बारीक सारी खर्चाच्या शेकडो बाबी असतात व त्यांचा आकडा बराच फोकतो ही गोष्ट त्यावेळी माझ्या लक्षात आली नाही तथापी गाठीशी पैसा उरणार नाही या विचाराचा मला कधीही त्रास झालेला नाही जरूर पडली तर मी पुरेसा पैसा मिळवीन असा मला विश्वास वाटतो आणि तसे पाहिले तर आम्हाला पैसा लागतोही थोडाच वडिलांवर आमचा विशेष असा भार नव्हता आमचे हो असे काही विचार चालतात अशी नुसती कुणकून वडण्याला लागली असती तरी त्यांना मनस्वी दुःख झाले असते तथापि माझे परावलंबितो मला जाचक वाटे पुढची तीन वर्षापर्यंत मी या यासंबंधी विचार केला पण तोड काहीच सापडली नाही चांगल्या पगाराचे काम मिळण्यास अडचण पडली नसती पण काम पत्करले की मी करीत असलेले सार्वजनिक काम अजिबात सोडणे निदान त्याला मर्यादा घालणे आवश्यक होते आतापर्यंत माझा सारा वेळ मी नगरपालिकेकडे अथवा काँग्रेसकडे खर्च करीत आलो होतो पैसे कमावण्यासाठी या कामातून अंग काढून घ्यावी हे मला बरे वाटेना म्हणून मोठमोठ्या कारखान्यांकडून आलेल्या चांगल्या चांगल्या जागा नाकारल्या माझी लायकी होतो म्हणून नव्हे तर माझ्या नावाचा उपयोग करून घेण्याची संधी मिळण्यासारखी होती म्हणून ते मला इतका पैसा देण्यास तयार झाले असावेत मोठमोठ्या कारखान्यांशी आपले नाव याप्रकारे जोडले जावे ही कल्पना मला आवडली नाही पुन्हा वकिलीकडे वळण्याचा प्रश्न विचारात घेण्याचेही कारण नव्हते मला त्या धंद्याची जी शिसारी बसली होती ती वाढतच चालली होती सरचिटणीसांनी पगार देण्यात यावा अशी एक सूचना एकोणीशे चोवीसच्या काँग्रेसमध्ये करण्यात आली त्यावेळी मी ही एक सरचिटणीस होतो मला ही सूचना पसंद पडली फोटापुरता सुद्धा पगार न देता एखाद्याने 24 तास काम करीत रावे, अशी अपेक्षा करणे चुकीची आहे पगार द्यावायचा नसला की घरचा सुखवस्तू माणूस शोधून काढावा लागतो व सुखवस्तू माणसे राजकीय दृष्ट्या नेहमीच इश ठरतात असे नाही शिवाय कामाबद्दल त्यांना जबाबदारी धरता येत नाही काँग्रेसला फारसा पगार देणे शक्यच नव्हते पण सुचवण्यात आलेला पगारही बेटाचाच होता सरकारकडून पगार घेण्यासारखत नाही पण सार्वजनिक पक्षातून पगार घेतो म्हटले की लोक खळूळ विरोध करतात हा विरोध मुळीच समर्थनीय नाही असे माझे मत आहे मी पगार घ्यावा याला ही जोराची हरकत घेतली स्वतःला पैशाची नड असताही माझ्या सहकारी सरचिटणीसांनी काँग्रेस फंडातून पगार घेणी हे स्वतःच्या दर्जाला कमीपणा आणणारे आहे असे मत व्यक्त केले माळापणाचा प्रश्न त्यात उपस्थित होतो अशी माझी मुळीच समजूत नसताही मला देखील मग पगार घेण्याची कल्पना सोडून द्यावी आर्थिक परावलंबनाची कल्पना मला त्रासदायक होते असं मी वडिलांपास फक्त एकदाच बोलून दाखवले त्यांच्या मनाला माझे बोलणे लागू नाही म्हणून शक्य तितक्या सौम्य शब्दात व आडपडदे मध्ये ठेवून मी बोलत होतो पण सार्वजनिक कामे करण्याचे सोडून थोडक्या प्रशासाठी आपला सर्व वेळ अथवा त्यापैकी बराचसा वेळ खर्च करणे अगदी मूर्खपणाचे आहे असं त्यांनी सांगितले तुझ्या पत्नीला व माझ्या पत्नीला आणि तुला वर्षभर पुढतील इतके पैसे चार दिवस काम केले की मी सहज मिळिन असे ते म्हणाले त्यांचे म्हणणे सत्य होते पण माझे त्यापासून समाधान झाले नाही तथापि मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत होतो या कौटुंबिक हकीकतीत व आर्थिक उडाटानीत 1923 तेवीस ते एकोणीशे पंचवीस पर्यंतचा काळा गेला मध्यंतरी राजकीय परिस्थिती सारखी बदलत हो होती व माझी इच्छा नसताही अनेक प्रकारच्या गटात व ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमधील अधिकाराच्या जागी मला बसवण्यात आले एकोणीशे तेवीस सालची परिस्थिती जरा नाजूक होती दासबाबू अध्यक्ष तेव्हा एकोणीसशे तेवीस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते पदसिद्ध अध्यक्ष झाले पण कमिटी त्यांच्या व स्वराज्य पक्षाच्या विरुद्ध अल्पसे बहुमत होते एकोणीसशे साली मुंबईत भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत गोष्टी निकरावर आल्या दासबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व एका मध्यवर्ती गटाने वर्किंग कमिटी बनविली त्या गटाला ऑल इंडिया काँग्रेस कमिटी काहीच पाठबळ नव्हते हो विरोधी पक्षाच्या सौजन्यामुळेच तो अधिकारपदावर टिकणे शक्य झाले असते नव्या वर्किंग कमिटीचे अध्यक्षस्थान डॉक्टर अन्सारी यांनी स्वीकारले चिटणीसांपैकी एका जागी माझी नेमणूक झाली लवकरच खटपट सुरु झाली गुजरात म्हणजे नाफेरवाल्यांचा बाले किल्ला मध्यवर्ती कचेरीच्या काही आज्ञा अंमलात न आणण्याचे तेथील प्रांतिक कमिटीनं ठरवले त्याच वर्षी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची दुसरी बैठक नागपूर येथे भरली ते झेंडा सत्याग्रह चालू होता आमची वर्किंग कमिटी नागपूरला विलायास गेली ही गोष्ट साहजिकच होती कारण कोणत्याच गटाचे प्रतिनिधित्व आमच्याकडे नसता जे वस्तुता बलिष्ठ पक्ष त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा आमचा प्रयत्न चालला होता आज्ञाभंगाबद्दल गुजरातवर निंदा व्यंजक ठराव आणला तो नापात झाला तेव्हा राजीनामा देणे क्रमप्राप्तच होते राजीनामा दिला तेव्हा सुटलो एकदाचा असे वाटून मला फार आनंद झाला पक्षो पक्षांचे राजकारण पाहून मी इतक्या अल्पावधीतच कंटाळून गेलो आणि प्रमुख काँग्रेस फुडाऱ्यांची कारस्थानी बघून माझ्या मनाला तर धक्काच बसला बैठक चालू असता दास बाबूंनी मी भावनाहीन आहे असा माझ्यावर शेरा मारला तो यथार्थ होता असे मला वाटते ज्याच्याशी तुलना करण्यात येते त्याच्यावर बरेचसे अवलंबून आहे माझ्या काही मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या मनाने मी खरा भावनाहीन आहे पण मला तर नेहमी वाटत असते की भावनागिरेखा उत्साहाच्या व रागाच्या पुरात मी पार बुडून अथवा वाहून जात असतो माझ्या भावनावस्थेला लगाम घालण्याची खटपट मी कितीतरी वर्ष चालवली आहे तरीही या कामी मला जे यश आले आहे ते केवळ दिखाऊ आहे अशी शंका माझ्या मनात येते